वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे अकरावा राजपुरोहित वसिष्ठ असे रामाला बोलून पुन्हा धर्मयुक्त असे आणखी बोलले या लोकी जन्माला आलेल्या पुरुषाचे राघवा आचार्य पिता माता हे नित्य गुरु असतात या पुरुषाला पिता जन्म देतो आचार्य प्रज्ञा देतो म्हणून तो गुरु म्हंटला आहे तसा हे परंतपा मी तुझ्या पित्याचा आणि तुझाही आचार्य आहे माझे सांगितो एक सज्जनांची रीत तू ओलांडू नकोस येथे तुझ्या संसदेतील लोक ज्ञाती बांधव आणि राजेही आले बाबा रे हे असताना तू धर्माचा आचार करावास सज्जनांची रीत तू ओलांडू नयेस तुझी वृद्ध धर्मशील माता सांगत आहे तिच्याप्रमाणे न वागणे हे योग्य नव्हे तिच्या सांगण्याप्रमाणे तू करावीस सज्जनांची रीत तू ओलांडू तो भरत तुझी प्रार्थना करतोय त्याच्या सांगण्याप्रमाणे कर सत्य धर्मानुसार चालणारा तू स्वतःचीच मर्यादा ओलांडू नकोस अशा मधुरवाणीने गुरु राघवाला स्वतः बोलले तो नरश्रेष्ठ जवळ बसलेल्या वशिष्ठांना उत्तर देताना म्हणाला माता पिता मुलाच्या बाबतीत जी वागणूक नित्य ठेवतात त्यांच्याकडून मुलाला योग्य ती शक्ती देणे त्याला झोपवणे ते लुटी चोरणे नेहमी गोडगोड बोलणे त्याला वाढविणे हे जे काम होते त्याची परतफेड करणे कधीच शक्य नाही असेच माझे पिता राजा दशरथ मला जन्म देणारे झाले त्याने जे करण्याची मला आज्ञा केली ती मिथ्या होणार नाही राम असे म्हणताच विशाल शा, भरत, खिन्न होऊन जवळच असलेल्या सुतारा म्हणाला सारथे याच कट्ट्यावर सत्वर गवत पसर आरे राम जोवर माझ्यावर प्रसन्न होत नाही तोवर मी येथेच ठाण मांडून बसतो काही न खाता न पाहता एखादा दरिद्री ब्राह्मण जसा दारात पडून राहतो तसा मी तो मसे ऐकून परत येणार नाही तोपर्यंत या पर्णशालेच्या पुढे पडून राहतो परंतु सुमंत्र रामाकडे पाहत आहे असे पाहून तो दुःखी होऊन कुशगवताची तटई टाकून स्वतःच भूमीवर जाऊन बसला त्याला महा तेजस्वी राजश्री श्रेष्ठ राम म्हणाला बाबा भरता मी योग्य आचरण करीत असताना माझ्या तू धरणे धरून का बरे बसत आहेस ब्राह्मणच फक्त एका कुशीवर पडून माणसांना अडवू शकतो राजे लोकांना धरणे धरून बसण्याचा नियम सांगितलेला नाही नरव्याघ्या हे दारुणव्रत टाकून देऊन उठ आणि पुरीश्रेष्ठ अयोध्येला सत्वर जा परंतु भरत तसाच बसून राहून सर्व नगरवासी आणि ग्रामवासी लोकांकडे पाहून म्हणाला तुम्ही आर्याला आज्ञा का नाही करत तेव्हा ते, हो ते नगरवासी आणि ग्रामवासी लोक त्या महात्म्याला म्हणाले काकुच्छ रामाला आम्ही ओळखतो राम बोलतो ते योग्य कारण हा महाभाग पित्याच्या वचनावर दृढ राहिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर बळजोरी करण्यात त्याला आम्ही परतवू शकत नाही त्यांचे बोलणे लक्षात घेऊन राम म्हणाला धर्माचे डोळे असलेल्या या सुरुधांचे हे वचन ऐक आम्हा उभयतांचे म्हणणे ऐक आणि योग्य काय ते लक्षात घे हे महाभाहू उठ मला आणि उदकाला स्पर्श कर तेव्हा उठून भरताने जलाला स्पर्श केला आणि म्हणाला जमलेल्या मंडळीनो आणि मंत्र्यानो तुम्ही देखील ऐका मी वडिलांच्याकडे राज्य मागितले नाही किंवा मा आईलाही मी अगोदर काही सांगून ठेवले नाही तशीच परमधर्मज्ञ रामालाही मी अनुमती दिलेली नाही पण जर पित्याचे वचन पूर्ण करायचेच असेल आणि वनात राहायचंच असेल तर मीच वनात चौदा वर्षी राहीन मनापासून बोललेल्या भावाच्या या उद्गाराने विस्मित होऊन राम नगरवासी आणि ग्रामवासी लोकांकडे बोलून म्हणाला माझ्या पिताने जिवंत असताना जे विकत दिले ठेव म्हणून ठेवून घेतले आणि किंवा खरेदी केले ते मला किंवा भरताला पुसून टाकणे शक्य नाही वनवासाशिवाय कंटाळा करून काही लांडी लबाडी करणे योग्य नाही कैकेने आणि वडिलांनी जे योजले तोंडातून काढले ते पुण्यकृत्यच हो भरत हा क्षमाशील आहे वडिलांचा आदर ठेवणार आहे हे मला माहीत आहे हा महात्मा सत्यावर दृढ राहिला तर सर्व काही कल्याणच होणार आहे परत मी वनातून येन तेव्हा या धर्मशील भावाच्या सहाय्याने मी पृथ्वीचा उत्तम पालन करता होईन कैकेने ज्या वचनामुळे राजाला विवाह तू ते वचन मी अमलात आणले त्या पृथ्वीपती पित्याला याच रीतीने तू खोटे होण्यातून सोड अयोध्याडा एकशे अकर्ग समाप्त